दरदुर ते भोग जळा ते जलचर सांडी ती केश्वर महाराज आम्हाला पूय पंकीचे किडे पूय पंकीचे किडे म्हणजे आता पुय पंकीचे म्हणजे एक्सप्लेनेशन करायला नको त्याचं विष्ठेमध्ये लोळणारे किडे एक डुक्कर म्हणे घाणीत लोळत होत आणि एकटं लोळत नव्हतं स कु सोळत होत ते दुसऱ्यानेकडून तरी माणसानं त्याला हाक मारली म्हणाले ए काय घाणीत काय लळतोय ॲ बाहेरे चांगलं तुला स्वच्छ धुतो साबण मी पण लावतो त्यानं एक बुट्टीवर वड्या आणल्या त्या म्हणे त्याला धुवायला घाणीत लळत होतं त्यामध्ये लक्ष होतं लिरिल होतं हमाम होतं संतूर होतं आणि काय मोती दिवाळीचा पिअर सोप सुद्धा होता त्यामध्ये लक्षात घ्या सगळं हे बाहेरे म्हणून सांगितलं त्याला तर त्या डुकरानं आपल्या दोस्ताजवळ काय शेरा मारला ठोकाय का बघ म्हटलं मला तू बाहेर बोलवतोय आणि का बोलवतो ठोक आहे का त्यानं उत्सुकतेने विचारलं का बोलवतोय का म्हणजे आपल्याला लोळायला मिळत नाही म्हणून मला बाहेर बोलवतोय <laughs> आम्ही या वृत्तीची माणसं आहोत लक्षात घ्या संत आम्हाला सांगतात अरे विषयाचे सुख येथे वाटे गोड पण पुढे अवघड आहे जरा सोडून द्या रे बाबा नो परंतु आम्हाला ते काय पटत नाही आणि विषय भोगणं हेच खरं जीवन आहे असा धरून आम्ही बसलोय लक्षात घ्या परंतु भागवतकारांना ही गोष्ट मान्य नाहीये बरं का ते म्हणतात तर व हा कि न जिवंती भसरा हा की न श्वसंत न खादंती न मेहंती किंग ग्राम पशव परे जगतातच की म्हणाले माणसं जगतात काय विशेष करतात झाडं जगतात तर्व हा की न जिवंती भसरा हा की न श्वसंत भसर याचा अर्थ भाता आम्ही जगतो म्हणजे काय करतो आम्ही श्वासोश्वास करतो म्हणजे काय करतो हवा आत घेतो बाहेर सोडतो आत घेतो बाहेर सोडतो लोहाराचे भाते तेच करतात म्हणलेले दुसरं काय करतात न खादंती न मेहंती इशी मम गाई जनावर तेच करतात माणसानं तेच करायचं ह्याला जीवन म्हणायला भागवतकार तयार नाहीत असं सांगून भागवतकरांनी मनुष्यानं आपली आपली सगळी इंद्रिय जी आहेत ती भगवतसेवेकडे लावावीत आणि ज्याची इंद्रिय भगवतसेवेकडे लागत नाहीत त्याची इंद्रिय आणि त्याचं जीवन कसं व्यर्थ आहे हे भागवतकार सांगतायत बरं का भागवतकार म्हणाले बिले बतो रुक्रम विक्रमान न श्रणवत कर्णपुटे नरस जिव्हा सती दारे वस... किती पुस्तिकेतलं पृष्ठ नऊ पान पृष्ठ आपल्या पुस्तिकेतलं नऊ पान काढायचं बिले बतोरुक्रम विक्रमान न श्रणवतः कर्णपुटे नरस जिव्हा सती दार्दुरिकेवसुत न चोपगाय त्युरगाय गाथ म्हणतात ज्या मनुष्याचे कान भगवत गुण ऐकत नाही ते माणसाचे कान नाही आहेत म्हणाले ती उंदराची बिळ आहेत म्हणाले घ्या बिले बतोरुक्रम विक्रमान ये न श्रणवतः कर्णपुटे नरस्य जिव्हा सती दार्दुरिके व सूत न चोपगाय त्युरगाय गाथा जी जीव भगवंताचे गुण वर्णन करत नाही ती माणसाची जीव नाही आहे म्हणाले बेडकाची जीव आहे घ्या भरफ परम पट्ट किरीट जुष्ट मा जे मस्तक भगवत चरणार नम्र होत नाही ते मस्तक ते म्हणाले खांद्यावर ठेवलेला एक धोंडा आहे बस भ रफ परम पट्ट किरीट जुष्ट मप्युत्तमांगन मा नन मेन मुकुंदम श्याव करौ नू कुरुतस परियाम व ते हात जे आहेत ना ते तुम्ही सुवर्ण भूषण घालून कितीही जरी नटवले तरी ते हात जर भगवंताच्या पूजा करण्याच्या कर्मामध्ये अर्चना करण्याच्या कर्मामध्ये जर राबत नसतील तर ते हात म्हणजे मड्याचे हात आहेत म्हणतात लक्षात घ्या श्याव करो नो कुरुतस हरेर लसत् कांचन कंकण व ते, ते नयनय न जे डोळे भगवन मूर्तीचं दर्शन घेत नाहीत ते डोळे म्हणजे कसले डोळे सांगू का म्हणाले मोराच्या पिसारावर डोळे असतात कि तसले डोळे मोरा अंगी असे शे पिसे असती ती डोळे एका तरी त्या डोळ्याला दिसतं का हो तसले डोळे म्हणाले बरहा इथे ते नय नराणाम लिंगा निष्णोर्न निरीक्षतो हो पादौ नृणाम तौद्रम जन्म भाज जे पाय म्हणाले पंढरीची आपल्या उपास्य देवतेची वारी पायी करत नाहीत ते पाय म्हणजे झाडाचे खुंट आहेत म्हणाले घ्या पायांचं काम काय आहे हातांचं काम काय आहे पायाचं काम काय आहे तया प्रिय देवतालय ज्ञानेश्वर महाराज सांगतात तया प्रिय देवतालया यात्रा दिके करावया आठही पहार पाया उडीग घापे आपल्या पायानं आपल्या उपास्यदेवतेच्या तीर्थक्षेत्राची पदयात्रा करावी त्यामध्ये हे पाय राबले पाहिजेत मी आपल्याला सांगतो काही माणसं असे आहेत बरं का हा मी एक मुद्दा सांगतो उदाहरण आमच्या भजनाच्या ग्रुपमध्ये काही मुलं आहेत तर त्या मुलाने आता मुला मुलं म्हटलं तरी आता ती मोठी झालेली आहेत हा परंतु ती मुलं जी आहेत त्याने एकदा आमचे एक, एक स्नेही श्यामराव साखरे म्हणून मिरजेला आहेत त्याने अष्टविनायक पायी केले ते बरं का पाही अष्टविनायक केली आणि त्यामुळं त्यातले आलेले अनुभव लिहून एक पुस्तिका प्रसिद्ध केली त्याने पुस्तिका तयार केली ती तर ह्या मुलांनी ती पुस्तिका वाचली आणि त्यांच्याही मनात असं आलं की आपणही अष्टविनायक करावेत ही, करा ही मुलं नेहमी पदयात्रा अशा करायची बरं का मिर्जेतनं पोळ्याला पालखी घेऊन पा चालत जायचं वगैरे असा प्रकार ही मुलं मिर्जेतनं तिरुपतीला चालत गेली ती बरं का लक्षात घ्या हा तर त्यांच्याही मनात असं आलं होतं की आपण अष्टविनायक पायी करूया आता म्हणून अष्टविनायक पायी करायला निघाले वाटेत एके ठिकाणी मुक्काम पडला रात्री मुक्कामाच्या वेळेला तिथं आणखी एक दोघं जण लोक आले सहज बोलणं निघालं तुम्ही काय करता आम्ही काय करता त्या दोघांनी यानं विचारलं तुम्ही काय करताय तर ते म्हणाले की आम्ही अष्टविनायक पायी करतोय म्हणाले हो का म्हणाले ठीक आहे मग याने त्यांना विचारलं तुम्ही काय करताय तर त्यांनी काय उत्तर दिलं सांगू का त्याने उत्तर असं दिलं द्वादश ज्योतिर्लिंग आम्ही पायी करतोय म्हणून घ्या अरे ते थेट त्या थेट केदारनाथून रामेश्वरापर्यंत उभा आयुष्य काढलं लक्षात घ्या त्यासाठी वारकरी संप्रदायामध्ये असे काही लोक आहेत बरं का कसेच सांगतो मी तुम्हाला सध शुद्ध एकादशी पंढरपूर वद्य एकादशी आळंदी शुद्ध एकादशी पंढरपूर वद्य एकादशी आळंदी आणि हे सगळं जाता येतात चालत बरं का लक्षात घ्या आणि जाता येता काय करायचं ठोक आहे का ज्ञानेश्वरी गाथा अक्षरशः सबंद ज्ञानेश्वरी ह्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत गाथा तुकाराम महाराजांची या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पाठ असणारी माणसं आहेत लक्षात घ्या शुद्ध एकादशी पंढरपूर वद्य एकादशी आळंदी या पद्धतीनं पादौ नृत्रमजन्म भाज क्षेत्राणी नानौ व्रजतो हरेर जीवनशवो भागवत घरी रेणू नजा तुम बलभेदू सत्पुरुषांची चरण धुली जो मनुष्य आपल्या अंगावर घेत नाही मड्यात जमाय म्हणाल्या भागवतकारानं सत्पुरुषांच्या चरणधुलीची फार किंमत आहे बरं का त्या जडभरत आणि राहुगण संवादामध्ये भागवतकार सांगतात म्हणाले राहुगण इतर तपसा न न चेज्या हे जर ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर ते म्हणाले तपश्चर्येनं हे ज्ञान प्राप्त होत नाही यथा यथाशास्त्रग्रहस्थाश्रम करून होत नाही यज्ञ या यागाना प्राप्त होत नाही सूर्य जल अग्नि यांची उपासना करून होत नाही ह्यानं होत नाही त्यानं होत नाही त्यानं होत नाही विनामहत्पाद रजोभिषेकम सत्पुरुषांच्या चरणधूलीमध्ये स्नान केल्याशिवाय हे ज्ञान प्राप्त होत नाही भागवतकार सांगतात ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात म्हणाले ते ज्ञान पईगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेची तनू मनू जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सगळं <coughs> कुठ पर्यंत आलोय <दोलो> आपण <laughs> श्री विष्णुपद्या मुदय़ न वेद गंधमसार म्हणतात जे अंतःकरण भगवंताचं नामसंकीर्तन ऐकून पाझरत नाही ना ते अंतःरण म्हणजे माणसाचं हृदय नाहीये म्हणाले काळा कभिन्न पत्थर आहे म्हणाले घ्या भागवतकरांचा हा कटाक्ष आहे की आपल्याला मिळालेलं प्रत्येक इंद्रिय जे आहे ना ते भगवतसेवेसाठी लागलं पाहिजे महाराज आम्हाला तसं वाटत नाही पण तुकाराम महाराजांना वाटतं बरं का तुकाराम महाराज भगवंताजवळ मागड मागतात तुझे रूप वेळो वेळा भरो माझे दोन्ही डोळ राम नाम वदो वाणी हरी कथा पडो कानी पायी तीर्थ यात्रा घडो देह संता घरी पडो हाती घडो संत पूजा सर्व काळ तुका म्हणे देव देवा घडो वैष्णवांची सेव भगवंताजवळ इच्छा प्रदर्शित करतात येणे मुखे तुझे वर्णिन गुण नाम ते मज प्रेम देई देव डोळे भरून या पाहिन तुझे मुख मज सुख देई तेव कान भरो निया ऐकेन तुझी कीर्ती ते मज विश्रांती देई देवा वाहेरंगी टाळी नाचेन उदास हे देई हातास प्रत्येक इंद्रिय भगवतसेवेमध्ये राबावं अशी त्यांची इच्छा आहे आणि म्हणून त्यांनी इंद्रियांना वळण लावलं बरं का हळण लावलं या इंद्रियांची समजूत घालून ती भगवत प्रवण केली प्रत्येक के इंद्रियाला तुकाराम महाराज उपदेश करतात अगं घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही आई का रे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई राही विठो बाचे पायी तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा अशा पद्धतीनं त्यांनी इंद्रियांना वळण लावलं आणि ते वळण लागलं बरं का माझ्या इंद्रियासी लाग गंमत काय झाली ठाऊक का असं वळण लागल्या कारणानं तुकाराम महाराजांची इंद्रिय एकमेकामध्ये भांडायला लागली हो माझ्या इंद्रियासी लागले भांडण म्हण तिल कान रसना झाली त्या जिभेनं नामस्मरणाचा असा दोषा लावला ते कान भांडायला उठले ते म्हटले काय जिभेनच काय एवढं पुण्यकर्म करावं आमच्या वाट्याला काय नको का आम्हाला ऐकायला पाहिजे तिला मोठ्या करायला सांग हा आम्हाला ऐकायला पाहिजे असो अशा तरीचा विषय भागवतकरांनी सांगितलेला आहे शुकाचार्य म्हणतात राजा हा सगळा विषय ऐकलाच तू आता म्हणाले तुला आणि काय ऐकायचं परीक्षित राजा विचारतो मुनिवर्य मला आता भगवंतानं ही सृष्टी कशी निर्माण केली ते सांगावड या ठिकाणी शुकाचार्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे आणि सृष्टी कशी निर्माण झाली हा विषय सगळा सांख्यशास्त्राच्या आधारानं सांगितलेला आहे आपण तृतीय स्कंधामध्ये सांख्यशास्त्र पाहणार आहोत त्यावेळेला हा विषय होऊन जाईल त्यामुळे आत्ता आपण हा गाळायचा त्यावेळेला बघूया बघूया आता वेळ मिळेल तसं नाहीतर आमचे तीर्थरूप शिक्षक होते ते म्हणायचे शिक्षक सगळे लबाड असतात ते काय म्हणतात ठोक आहे नववीतल्या पोराना सांगायचं हे तुम्हाला दहावीत होणार आहे आणि दहावीत म्हणायचं पोराना हे तुमचं नववीत झालं असेल <laughs> तसं होते का बघूया आपण काय आता माझ्याकडनं मी प्रयत्न करणार आहे असो सृष्टी निर्माण कशी झाली हा विषय सांगितलेला आहे यानंतर एक चतुश्लोकी भागवताचा विषय आलेला आहे भागवतकार सांगतात म्हणाले हा ब्रह्मदेव जो आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले सृष्टीची या ले ले। उपक्रमा पूर्वी गा विरोतमा वेळा ब्रह्मा एकला होता तो मज ईश्वराते न ओळखे ना सृष्टीही करू शके तो थोरू केला एके नामे येणे बस हा ब्रह्मदेव जो होता त्याला सृष्टी उत्पन्न करायची होती पण त्याला ते काही जमेना तो घोटाळ्यात पडला काय करावं त्याला सुचे ना त्यावेळेला त्याला तप तप तप तप असा आवाज ऐकायला आला म्हणे मग त्याच्यावरून त्यानं खुणगाट बनली आपल्याला हा आदेश दिसतोय म्हणून त्यानं तपश्चर्या केली तपश्चर्याच्या अंती भगवान प्रसन्न झाले आणि भगवंतानी त्याला चार श्लोकांचा उपदेश केलेला आहे चतुश्लोकी भागवत अत जे चार श्लोक ते जे या भागवत चा चा क्या उड़ा, तो है ते मजे या श्रीमदभागवत ग्रंथाच तत्वज्ञा दृष्टि बीज है लक्षा वटवृक्ष केवड़ा अपने बी कि बारीकोक खसखसी सार बारीक बीत ता प्रकार है अठारह हजार संहिता जारी आली तरी बीज चार श्लोक है अहमेवासवाग्रे न्य सदसत्परम पश्चादहम यदेच्च यो वष्येतसोस्म्यह रतेर्थं यत आपण घातले का हो नाही घातले का ऋतेर्थम यत् प्रती न प्रतीयेत चत्मने तद्विद्यादात्त्मनो मायां यथा भासो यथा यथा महाभूतानी भूतेषु चवचेषु नु प्रविष्टा न्यप्रविष्टाने तथा तशु न तेषुअम एव जिज्ञास्य तत्व जिज्ञासुनात्मना अनवयव्यतरेभ्या सर्व एवढं बीज ऐकलं तरी संहितेला जे न बसलेले लोक आहेत त्यानं संहिता पदरात पडली म्हणायचं झालं अहम ए आसम एव आग्रे न सदसत्परम अहम एव आसम एव आग्रे भगवान सांगतायत म्हणाले या सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी जर काय बघशील तर मी मीच होतो म्हणाले फक्त सृष्टी उत्पत्ती झाल्यानंतर जर काही असेल तर मीच आहे म्हणाले सृष्टीच्या रूपाने सुद्धा आणि ही सृष्टी नाहीशी झाल्यानंतर सुद्धा मीच असणार अशा रीतीनं मी अनादी आहे अनंत आहे माझ्याशिवाय कुठही काहीही केव्हाही नाही लक्षात घ्या कुठही काहीही केव्हाही नाही आपण म्हणाल सगळीकडे जर परमात्माच आहे तर मग ही आम्हाला नानाविध सृष्टी दिसती कशी तर त्याचं उत्तर पुढच्या श्लोकामध्ये प्रतीयेत न प्रतीयेतमनी तद्विद्यात्मनो मायाम यथा भासू यथा तमहा ही भगवंताची माया आहे काय वस्तुस्थिती जी आहे ती दिसत नाही नसलेलं दिसतंय महाराज हा याला म्हणायचं माया पुढच्या श्लोक मध्ये यथा महाभूता भूतेषु चुनु प्रविष्टा न्य प्रविष्टाने तथा तशु न या सगळ्या लहान मोठ्या भूतांच्यामध्ये ही सगळी पंचमहाभूतं प्रविष्ट झाल्यासारखी आपल्याला वाटतात परंतु म्हणाले त्यांनी प्रवेश केला म्हणण्याला काही अर्थ नाही आहे कारण का ही सगळी लहान मोठी भूतं ही या पंचमहाभूतापासूनच निर्माण झालेली असल्याकारणानं ही पंचमहाभूतं त्यांच्या ठिकाणी कारणरूपानं उपस्थित आहेत आधीपासूनच आहेत तेव्हा त्यांनी प्रवेश केला म्हणण्यात अर्थ नाही तसं तसं काय तसं या सृष्टीमध्ये मी जरी ओतप्रोत भरलेला दिसलो तरी मी त्यामध्ये प्रवेश केला असं म्हणण्याला अर्थ नाही का तर मी तर ह्या सगळ्या सृष्टीचं मूळ कारण आहे ह्या आणि म्हणाले शेवटच्या श्लोकामध्ये दे एताव देव जिज्ञास्यंत जिज्ञा असून आत्मना एता वदेव जिज्ञासम तत्व जिज्ञासून आत्मना ज्याला तत्व जाण्याची इच्छा असेल त्याने एवढंच जाणावं म्हणाले काय जाणावं सर्व यत्त्या सर्वत्र आणि सर्वत्र सर्वदा सर्वत्र काय आहे सर्वदा काय आहे आणि सर्व रूप काय हे, का हे का जाणलं की इतकी कर्तव्यता झाली बघा म्हणाले बस सर्वत्र काय आहे हो सर्वत्र काय आहे सर्वत्र आकाश आहे बरोबर आहे सर्वत्र आकाश आहे ठीक आहे प्रश्न अस है ते आकाश जरी सर्वत्र आल तरीके सर्व दकाश हे भूत है लक्षा पंचमहाभूतापैकी एक भूत है लक्षा घया शास्त्र आकाशा उत्पत्ति संगित तस्मत व ए तस्मत आत्म ना आकाश संभूत आकाशा, आकाशा उत्पत्ति संग आकाश उत्पन्न वहाँ अस्तित्व नवत पटते का बुम्हारा काय आकाश नाही याची आम्हाला कल्पना करता येत नाही श्रीमद आचार्य करतात बरं का सत्य ज्ञानित्यमनाश अनाकाशम त्याला ते परमाकाश म्हणतात हे जे आकाश निर्माण झालेलं आहे याचा अर्थ ते निर्माण व्हायच्या आधी नव्हतं आणि यद यद भूतम तत्तनष्टम जे जे जन्माला येतं त्याचा नाश हा नक्कीं है तो आकाश जन्माला आ नष्ट हो न मष्ट ही नष्ट जन्मा च आधी नहीं नाशान अर्थ सर्वदा नहीं पटते का बर्वत्र है पर्वदा नहीं सर्वरूप मुच नहीं आकाश हे सर्वरूपतर तर मुळीच नाही असे कित्येक पदार्थ आहेत काल आहे कर्म आहे दैव आहे मन आहे हे यामध्ये आकाश नाही बरं का लक्षात घ्या पण अशी एकही वस्तू नाही की जी ब्रह्मरूप नाही ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिलं भांड घट शरावी तत्त आकारे असे पृथ्वी आणि सर्व होऊनिया सर्वी असे जे वस्तू ती वस्तू जाण्याची इतक्यता इत, प्राप्त झाली महाराज किती वाढले सव्वा पाच दहा झालेत काय माझ्याकड चौपाच झालेत ठीक आहे आज आपल्याला अं एक किती विषयांनी कमीत कमी आज आपल्याला पुढचा एक कार्यक्रम आहे बरं का किती सात ला आपण सात ते नऊ आहे सात ते नव्व आहे तोही कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि आपल्याला भागवतही शक्य तितकं जास्तीत जास्त आपल्याला ऐकायचं आहे तेव्हा दहा मिनटाची विश्रांती पुरे चहा घ्यायचा नाही कुणी फक्त पाय मोकळे करायचे असले तर बाहेर जायचं आधी यायचं एवढं पुंडली कवर्दा हरि विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम हर ये नम हर ये नम श्री शुकाचार्य महाराज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 सात मिनट जाम हरे हर ये नम हर ये नम हर श्री शुकाचार्य महाराज की जय श्री वृंदावन चंद्र की जय जय जय भगवतम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे द्वितीय स्कंधाला अपला विषय चाल होता चतुश्लोकी भागवतान द्वितीय स्कंधा मधे एक दशलक्षणी पुराणा एक विषय है तो आपण प्रत्येक ग्रंथामध्ये बघा द्वितीय स्कंधाचे एकूण दहा अध्याय द्वितीय स्कंध संपलेला आहे आता तृतीय स्कंधाला सुरुवात होती श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे हा संवादात्मक रचना असलेला आहे निबंधासारखा प्रबंधासारखा नाही आहे निबंधाचं प्रबंधाचं कसं असतं की एक मुद्दा त्याच्यातनं दुसरा मुद्दा त्याच्यातनं तिसरा मुद्दा अशी मुद्देसुद्ध मांडणी त्यामध्ये केलेली असती परंतु ह्या ग्रंथाची रचना ही संवादात्मक आहे त्यामुळं प्रश्न विचारणारा जसा प्रश्न विचारेल त्याप्रमाणे विषयाला कलाटणी मिळते द्वितीय स्क्रंथाच्या शेवटी आणि एक लक्षात घ्या हा जो ग्रंथ आहे तो अं निरनिराळ्या लोकांचे संवाद असे एकमेकामध्ये आलेले आहेत सुरुवात जी झालेली आहे ती सुत शौनक यांच्या संवादातून सुरुवात झालेली आहे त्यामध्ये शुक परीक्षित संवाद आलेला आहे त्यात सुताना शौनक विचारतात म्हणाले आम्हाला आता विदुर मैत्रीय संवाद काय झाला ते सांगा द्वितीय स्कंधाच्या शेवटी तर त्यावेळेला सुतानी असं उत्तर दिलंय की ते म्हणाले परीक्षित राजानं सुद्धा शुकाचार्यानं असाच प्रश्न विचारला काय की विदूरमैत्रिय संवाद सांगा तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो म्हणून सांगायला सुरुवात केलेली आहे आणि इथं आता विदुरमैत्रेय संवाद तृतीय स्कंध पूर्ण आणि चतुर्थ स्कंध पूर्ण असा हा विदु विदुर मैत्रीय संवाद आहे धृतराष्ट्र जो होता हा आपल्या मुलांचा अन्यायानं पोषण करत होता पांडवांच्याकडं दुर्लक्ष होतं त्याचं नुसतं दुर्लक्ष नव्हतं तर त्यांना त्रास द्यायची वृत्ती होती महाराज ह्या पांडवांचा कौरवाने अनन्वित छळ केला त्या भीमाला विष घालून मारायचा काय प्रयत्न केला लाक्षाग्रहामध्ये घालून त्या पांडवांना जाळायचा काय प्रयत्न केला त्या साधवीची भर सभेमध्ये विटंबना काय केली कपटत देऊताना यांना जिंकून बारा वर्ष वनवास एक वर्ष अज्ञातवास त्यांच्या माथी मारला युद्ध टळत नाही अहो भगवंताची शिष्टाई व्यर्थ गेली भगवंताची शिष्टाई सुद्धा व्यर्थ गेली भगवंताची शिष्टाई व्यर्थ गेली का व्यर्थ जाईल इतपतच भगवंतानी केली ती मला काही सांगता येणार नाही कारण असं आहे खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर हा परमात्मा करतुम अकर्तुम अन्यथा करतुम सामर्थ्य संपन्न परंतु ती तशीच केली असावी त्याचं कारण असं आहे की सर्जरीची केस जी असती ती मेडिसिननं बरी होत नाही असा आहे कौरव ही सर्जरीची केस मूर्तीच पाळायला पाहिजे होते असा त्याचा अर्थ आहे भगवंताची शिष्टाई सुद्धा व्यर्थ गेली धृतराष्ट्र काही त्यांना द्यायला तयार नाही आहे ह्या धृत राष्ट्राचं ज्ञानेश्वर महाराजाने थोडक्या शब्दामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं बरं काय वर्णन आहे म्हणाले हा धृतराष्ट्र म्हणजे कसा आहे तर पुत्रस्नेहेोहितू बस पुत्रस्नेह मोहितू यथार्थ वर्णन झालं बस ह्या धृतराष्ट्राला आपण नाही म्हणतोय नाही नाही म्हणतोय पांडवांना त्यांचा योग्य वाटा द्यायला नाही म्हणतोय बरोबर आहे की नाही किंवा निदान आपल्या बाजूला लोक कुणी आहेत की नाही आपल्या मताचे हे चाचकून बघावं असं म्हणून त्यानं केलं काय तर विदुराला विचारलं विदुरा अरे ते पांडव म्हणत आहेत आमचा राज्यभाग द्या त्यानं ते काय करावं काय करावं एवढं म्हणायचं अवकाश यांनी सांगून टाकलं आधी त्यांचा वाटा देऊन टाका विदुरांचा अधिकार फार मोठा आहे बरं का लक्षात घ्या विदुरांचा अधिकार फार मोठा आहे भगवंताचे इन्नर मोस्ट सर्कलमधले भक्त आहेत विदुर आतल्या गोटातले ज्याला म्हणतात की नाही हा असे भगवान ज्या म्हणजे इतके इन्नर मोस्ट सर्कलमधले मी आपल्याला सांगतो की विदुरांच्याकडं भगवंताला जेवायचं आमंत्रण लावून घेण्यात संकोच वाटला नाही बरं का आमंत्रण लावून घ्यायचं म्हणजे ठोक आहे ना मी आज तुमच्याकडे जेवायला येतो म्हणून सांगायचं हा सांगायला संकोच वाटला नाही भगवान ज्या वेळेला शिष्टाईसाठी निघालेले होते त्यावेळेला भगवंताच्या असा मनात विचार आला की आपण तिथं जातोय कौरवांच्याकडे तेव्हा तो दुर्योधन मानभावीपणानं का होईना म्हणणार आपल्याला काय कृष्णा आज तू आलायस आमच्याकडे जेवायला तेव्हा आमच्याकडे जेवायलाय आपल्याला तर त्याच्याकडे जेवायचं नाही आहे मग काय करायचं तर त्याला द्यायला उत्तर असावं आपल्याजवळ म्हणून हे आमंत्रण लावून घेतलं आज मला विदुराच्याकडे जेवायचं आमंत्रण आहे म्हणून सांगायला आपल्याला जागा पाहिजे म्हणून आमंत्रण लावून घेऊन घेतलेलं होतं विदुरा आज तुमच्या घरी आम्ही जेवायला बरं का विद्रू मनाशी विचार करत आहेत केवढं भाग्य आहे आपलं म्हणाले आज भगवान आपल्या घरी जेवायला येतात परंतु आता जेवायला येणार भगवान म्हणजे काहीतरी करायला पाहिजे किंवा घरात बघितलं काय करावं काय करावं काय तसं फारसं काय नव्हतं बाजार करून यावं म्हणून गेले पण तू बाहेर पडले तर तसं मनात विचार आला की हा शिष्टाईला गेलाय पण ती शिष्टाई किती वेळ चालेल काय सांगता येत नाही एखाद वेळ बैठक मोडली तर हां हा, मोडली तर लगेच परत येईल मग घरी आल्यानंतर स्वागत करायला काहीतरी पाहिजे की हो। म्हणून त्यांनी बाहेर जाऊन आधी केळी आणली म्हणे आणि घरी आणून बायकोकडे दिली मी बाजाराला गेल्यानंतर जर भगवान आले तर ही केळी पुढं मी बाजार करून येतो त्यावर असं सांगून गेले आणि तस्सं घडलं ती बैठक मोडली भगवान परत आले विदूर बाजार करायला गेलेले तिकडं विदुरांच्या घरी भगवान आले आहेत म्हटल्यानंतर विदुरपत्तींना मोठा आनंद झाला महाराज आहा हा भांभवून गेले आहेत भगवंतांचं स्वागत केलं आसन दिलं आणि विदुराने सांगितलं तर केळी म्हणून ताटलीमध्ये घालून केळी आणली आणि सोललं महाराज प्रेमानं आणि पण झालं काय त्या भगवान आलेत आपल्या घरी यामुळे इतक्या भांबावून गेल्या त्या केळ सोललं केळं ताटलीमध्ये साल भगवंताच्या हातात आणि याने खाऊन टाकली की होती एक झालं दोन झालं दोन तीन साली इतक्यात विदूर आलेत बघतायत काय चाललंय ही साली ठेवतीये हा खातोय अगं काय खुळी आहेस काय म्हणाले साली देतेस भगवंताला मग त्या भानावर आल्या आणि आपण काय वेडेपणा केला असं वाटलं लाजेन चूर होऊन आत निघून गेल्या बरं का त्या मग विदूर भगवंताजवळ बसले आणि मग जाणीवपूर्वक केळं सोललं केळं भगवंताच्या हातामध्ये साल ताटली मध्ये भगवंतानी केळं खाल्लं आणि शेरा काय मारला ठेवय का <laughs> म्हणाली विदुरा मगाच्या साली जितक्या गोड लागल्या तेवढे हे केळ गोड लागत नाही म्हणाले वस्तू <laughs> वस्तुस्थिती वस्तु आहे महाराज देवभावाचा भूकेला अंतःरणापासून जर प्रेम असेल तर महाराज त्याला काहीही चालतं महाराज लक्षात असो तर ह्या विदुराना धृतराष्ट्रानं विचारलं याचं काय करावं विदुराने सांगितलं म्हणे आधी पहिल्यांदा त्याचा वाटा असेल तू देऊन टाक म्हणाली आणि तुला जर तुझ्या कुळाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल धृतराष्ट्राला सांगता येईल तर या दुर्योधनाला पहिल्यांदा घरातनं हकलून लावं म्हणाले आणि हे सगळं दुर्योधन ऐकतच होतं संतापला आणि तो घर हो। सभेत बोलायला लागला म्हणाला अहो या दासी पुत्राला तो कोण बोलवलाय हकलून द्या म्हणाला याला हा आमच्या घरचं अन्न खातोय आणि खाल्ल्या घरचे वासे मोजतोय हकलून द्या म्हणाला याला भर सभेमध्ये आपला अपमान झाला हे बघितल्यानंतर विदुराने आपलं धनुष्यबाण तिथंच खाली ठेवलं याचा अर्थ काय क्षात्रवृत्तीचा त्याग केला आणि विदुर तीर्थयात्रेला निघून गेलेले तीर्थयात्रा करत असताना ती यांची म्हणजे विदुरांची आणि उद्धवाची गाठ पडलेली आहे उद्धवाला रामकृष्णांची खुशाली विचारली आणि मी आपल्याला सांगतो या वेळेपर्यंत भगवंताचं निजधाम गमन झालेलं होतं भगवंताची आठवण झाली आणि विदुरांच्या डोळ्यातनं घा उद्धवांच्या डोळ्यातनं घळा घळा घळा घळा घळा घळा आश्रू यायला लागले महाराज भगवंताच्या आठवणीनं कंठ दाटून आला शब्द फुटे ना महाराज हा उद्धव सुद्धा अत्यंत अधिकार संपन्न होता बरं का जसे विदुर भगवंताच्या इन्नर मोस्ट सर्कलमधले तसा हा उद्धवही तसा इन्नर मोस्ट सर्कलमधला याचा अधिकार किती होता सांगू का परिक्षित राजाने शुकाचार्यानं प्रश्न विचारला तो म्हणाला अहो सगळ्या यादव कुळाचा नाश झाला आणि हा उद्धवच कसा जिवंत राहिला उद्धव हा यादव कुळातलाच ना भगवंताचा सख्खा भाऊ बरं हो का हा उद्धव सख्खा भाऊ हो। तर हा उद्धव कसा जिवंत राहिला परीक्षितानं शुकाचार्यानं प्रश्न केलाय तर शुकाचार्याने उत्तर दिलं म्हणाले असं होतं की भगवंताचं असं पक्क मत होतं की आपल्या जवळ जे आत्मज्ञान है तो ज्ञान ग्रहण त्याचा प्रसार कराया उद्धवाशिवा योग्य व्यक्ति नहीं भगवंता उद्धवाला दिल सर्टिफिकेट भगवंता शब्द संगतो अपने लक्ष भगवान मनत न उद्धव आो आप हा उद्धव मेक्षा एक कणभर सुध्धी नहीं भगवान स्वत संग भागवतकरांनी उद्धवाचा अधिकार वर्णन करताना सांगितलं म्हणाले य पंचहाय ना हा मात्र प्रात राशायचिता पाच वर्षाचा आहे वर बरं का उद्धव बा आपल्याला सांगतो भागवतातले जे भक्त आहेत ना भागवतामध्ये असणारे सगळे बालभागवत भक्त आहेत लक्षात घ्या तो उद्धव काय तो ध्रुव काय तो प्रल्हाद काय ते सनत कुमार काय ते शुकाचार्य काय सगळे बालभवत भक्त आहेत महाराज पाच वर्षाचा उद्धव आहे आणि पूजेच्या खेळामध्ये रंगून गेलेला आहे बरं का झाडाखाली वसलेला आहे एक समोर दगड ठेवलेला आहे तो देव म्हणायचं दोन खापऱ्या घ्यायच्या एका खापरीवर दुसरी खापरी पाणी घालून ओगळायची हे गंध म्हणायचं काय पानं फुलं त्या दगडाला व्हायची हे गंध लावायचं अशा तऱ्हेनं त्या पूजेच्या खेळामध्ये इतका रंगून गेलेला आहे भान हरपलंय त्याचं त्याची खायची वेळ निहारीची वेळ जेवायची वेळ टळून गेली त्याला आठवण नाही आहे त्याची भूक मरून गेली आहे गे म्हणा नका थोडक्यात शेवटी आईनं त्याला हाक मारली अरे बाळा उद्धवा अरे तुला भूक नाही का लागली ये जेवायला ये जेवायला म्हणून आई हाक मारतीय भागवतकार म्हणतात तन तन बाईच छत्र असे असं पर्याला लिहिलं या मला भूक नाही म्हणून त्याने सांगितलं म्हणजे उद्धव पूजेच्या नादामध्ये जेवायचं विसरला बरं का लक्षात घ्या उद्धव पूजेच्या नादामध्ये जेवायचं विसरला बरोबर आमच्या उलट आम्मी जेवाय नादा पूजा विसरतो हा अधिकार संपन्न उद्धव भगवंता की आठवणाल महाराज कंठ दाटन आ आणि मग त्याला भगवंताच्या आठवणी सगळ्या यायला लागलेल्या आहेत आणि ह्या आठवणींच्या निमित्तानं भागवतकाराने इथं थोडक्यामध्ये भगवंताचं चरित्र पुन्हा वर्णन केलं आहे बरं काय आहे श्रीमद भागवत हा ग्रंथच भगवंताचं चरित्र वर्णन करण्यासाठी असल्या कारणानं भागवतकाराने संधी मिळेल तिथं भगवंताचं चरित्र वर्णन केलेलं आहे लक्षात घ्या झालं आणि सगळं चरित्र सांगून झालं आणि शेवटी हा उद्धव काय म्हणतोय विदुराना हा भगवान निजधामाला गेला आणि जाताना मात्र मला आत्मज्ञानाचा उपदेश करून गेला आत्मज्ञानाचा उपदेश करून गेला म्हटल्यावर विदुर विदुर विचारतात काय उपदेश केला मला सांग <t trips> मग त्यावेळेला उद्धवाने उत्तर दिलं म्हणाले मला ज्या वेळेला उपदेश केला त्यावेळेला तिथं मैत्रेय मुनी हजर होते मैत्रिय मुनी म्हणजे व्यासमहर्षींचे गुरु बंधू हा ते मुनी तिथं हजर होते आणि त्यावेळेला विदुरा भगवंतानी तुमची आठवण काढली ती बरं का हा आणि मैत्रिय मुनीना सांगितलंय भगवंतानी मी आत्ता जो उद्धवाला उपदेश करतोय तो तुम्ही सगळा त्या विदुराला सांगा तेव्हा हे काम भगवंतानी मैत्रेय मुनींच्याकडे सोपवलं असल्या कारणानं तू त्यांची गाठ म्हणजे तुला काय उपदेश केला ते कळेल ऐकैया नर विदुर मैत्रीय मुनी गाठ घे गाठ पड़ियान आता हा विदर मैत्रेय संवाद सुरू तृतीय स्कंध पूर्ण चतुर्थ स्कूर्ण हा विद मैत्रेय संवाद सुधा शुक्रपरीक्षित संवाद ली मैं कि हा जो ग्रंथ है तो संवादात्मक रचना है एक अथपासन इतिपर्यंत सूत्र है की त्या योगे आपल्याला कथा पुढं सरकवायला येते ते सूत्र कोणताही ठोक आहे का सृष्टीची उत्पत्ती आणि तिची वाढ बस द्वितीय स्कंधामध्ये आपण असं बघितलं की ब्रह्मदेव सृष्टी कशी उत्पन्न करावी ह्या घोटाळ्यात पडलेला होता वगैरे मग त्याला ब्रह्मदेवाला भगवंतानी उपदेश केला आणि मग तो सृष्टी निर्माण करण्याच्या योग्यतेचा झाला आणि मग त्यानं आता सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली आहे बरं का मग त्यानं पहिल्यांदा काय निर्माण केलं तर पंचपर्वा अविद्या निर्माण केली ते काय त्याला पसंत पडलं नाही मग त्यानं ते काम थांबवलं मग काय केलं मग त्यानं सनतकुमारांची उत्पत्ती केली सनतकुमार म्हणजे कोणते सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार असे चौघ या चौघांची उत्पत्ती केली हे नैष्ठिक ब्रह्मचारी होते या, या सनतकुमाराना ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्ही प्रजावृद्धी करा त्याने ते साफ नाकारलं त्याचा ब्रह्मदेवाला राग आला आणि त्याच्या रागापासून एक नीलत वर्णाचा पुरुष उत्पन्न झाला हा रुद्रवर का शंकर त्याला प्रजावृद्धीकर म्हणून सांगितल्यानंतर त्यानं आपल्या वर्णाची गुणाची स्वभावाची अशी बरीच प्रजा निर्माण केली परंतु ती सुद्धा काय ब्रह्मदेवाला पसंत पडली नाही म्हणून त्यानं तेही काम थांबवलं मग त्याने काय केलं तर त्यानं आपल्या मनानंच दहा पुत्र उत्पन्न केले मरीची अत्री, अंगिरा पुलस्त्य पुलह क्रतु भृगू वसिष्ठ दक्ष आणि नारद दहा पुत्र उत्पन्न केलेले आणि काय काय केलं त्यानं दक्षिणस्तनापासून धर्म पाठीपासून अधर्म भ्रुकुटीपासून क्रोध मुखापासून वाणी सावलीपासून कर्दम सावलीपासनं निर्मिती केली आहे बरं का ही सगळी जी सृष्टी आहे ही सगळी मानस सृष्टी आहे मनानं निर्माण केलेली आहे लक्षात घ्या सावलीपासून कर्दम ऋषींची निर्मिती केली अजून सृष्टी वृद्धीचा विचार करतोय ब्रह्मदेव तर त्यावेळेला त्याचं शरीर दुभंगलं आणि भागवतकार सांगतात की त्या दुभंगलेल्या शरीरातून एक जोडपोत्पन्न झालं त्या जोडप्यातला जो पुरुष होता तो स्वयंभूव मनु आणि स्त्री होती ती शतरूपा ही त्याची पत्नी आणि इथून भागवतकार सांगतात इथं याच्या पुढं मैथुनजन्य प्रजा उत्पत्तीला सुरुवात झालेली आहे याच्या पूर्वीची जी सगळी सृष्टी आहे ही मानस सृष्टी आहे स्वयंभूव मनू शतरूपा ही त्याची पत्नी या दोघांना दोघांच्या पाच आपत्ती झालेली आहेत <clears throat> आकुती देवहूती प्रसूती या तीन कन्या प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन पुत्र अशी पाच आपत्ये झालेले आहेत स्वयंभू म्हणू ला ब्रह्मदेवानी सांगितलं की प्रजावृद्धी कर तर ब्रह्मदेवांना त्यांनी विनंती केली म्हणाली आपण प्रजावृद्धी करायला सांगताय म्हणाले परंतु प्रजेला राहायला स्थान कुठं आहे त्यावेळेला ही पृथ्वी जलमग्न झालेली होती तेव्हा ही आता जलमग्न झालेली पृथ्वी बाहेर कशी काढावी या विचारामध्ये ब्रह्मदेव असताना भागवतकार वर्णन करतात ब्रह्मदेवाच्या नागपुडीतनं एक अंगठ्या एवढं वराहचं पिल्लू बाहेर पडलं आणि बघता बघता त्यानं पर्वतप्राय आकार धारण केला ब्रह्मदेवाने ओळखली ही भगवंताची विभूती आहे भगवंताची त्याने स्तुती केलेली आहे आणि ही पृथ्वी वर काढण्याची विनंती केली त्यावेळेला भगवंतानी पाण्यात बुडालेली ही पृथ्वी वर काढण्यासाठी आतखोल बुडी मारली आणि आपल्या सुळ्यावर ती पृथ्वी घेतली आणि वरती यायला लागली वरती जसे आले तसं त्या हिरण्याक्षानं भगवंताला युद्धाचं आव्हान दिलेलं आहे आणि त्यांचं युद्ध होऊन त्या हिरण्याक्षाचा वध झालेला आहे लक्षात घ्या हा हिरण्याक्ष कोण होता भागवतकरांनी तेही सांगितलेलं आहे हे सनत ज्या वेळेला वैकुंठामध्ये भगवंताचं दर्शन घेण्यासाठी गेलेले होते अहो सनत कुमार सनत कुमार म्हणायचं पाच वर्षाची मुलं आहेत लक्षात घ्या हा गेले तर हे द्वारपाल असणारे जय आणि विजय त्यांनी काठी आडवी घातली की मात जाओ मत जाओ म्हणाले मत जाओ केला हे सनत कुमार म्हणतात अरे वैकुंठात येणारे जे लोक आहेत ना ते भगवत दर्शनाचे अधिकारी असतात आणि म्हणूनच इथे येऊ शकतात ना ते मग तुम्ही आम्हाला प्रतिबंध का करताय ज्या अर्थी तुम्ही अशी बुद्धी धारण करून आहात त्या अर्थी म्हणाले तुम्हाला शिक्षा होणं भाग आहे भूलोकी म्हणाले तीन जन्म भोगा असुर्योनीमध्ये आणि मग हे जे विजय जे आहेत तिथून पदच्युत झाले आणि त्यांना तीन जन्म इथं घ्यावे लागलेले आहेत कोणते हिरण्याक्ष हिरण्यकश्पू रावण कुंभकर्ण आणि शिशुपाल वक्रदंत हे हिरण्याक्ष हिरण्यकश्पू ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेला अक्षरशः सृष्टीमध्ये प्रलय माजेल असे अपशकून झाले सगळे धरणेकंप काय झाले धूमकेतू काय उठले वादळ काय झाली सगळे हे जन्माला आले तेव्हापासूनच अत्यंत बलसंपन्न होते हा हिरण्याक्षत्र अत्यंत सामर्थ्य संपन्न होता हा मोठा जसा झाला तसं त्याच्या जोडीला कुणी खेळायला तयार नाही महाराज कुस्ती खेळायला त्याच्या अंगातली रग जिरत नव्हती मग त्यानं केलं काय तर त्यानं वरुणाला त्याच्या नगरीमध्ये जाऊन आव्हान दिलं चला म्हणाला कुस्ती खेळायला त्याचं सामर्थ्य बघितलं वरुणाने आपला काय टिकावं लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने सांगितलं म्हणाले की आम्ही पहिल्यांदा हल्ली पूर्वी कुस्ती करत होतो म्हणाले पण हल्ली कुस्ती सोडली आम्ही <laughs> तुला जर कुस्ती करायची असेल तर पुराण पुरुषाशिवाय दुसरा कोण नाही म्हणाले पुराण पुरुष नारदानी सांगितलं तो वरा आहे ना तोच पुराण पुरुष बाहेर यायला लागलाय बघ काय वरा, वरा जिरत तर वरा आहे म्हणाला काय अंगात रगच इतकी असते आपल्याला सांगतो अंगात रग एवढी असती की ती झिरता झिरत नाही काय केल्यानंतर रग झिरेल असं वाटत असतं ते पूर्वी संस्थांनी त्यांच्याकडे पैलवान पोचलेले असायचे बघा अह त्यांचं काय हो सरकारी वाड्यात खायचं जोर बैठक मारायच्या यांच्याबरोबर कुस्तीला कोणी टिकायचे नाहीत मग आता यांची रग झिरायची कशी मग ह्यांनी कुस्ती खेळायची पण कुणाशी रेड्याशी हां तरी सुद्धा रग जिरायचे नाही मग काय करायचं तर गुडघ्या एवढ्या मांडी एवढ्या चिखलामध्ये मा खेळायची असा कस लागला पाहिजे पाय उचलताना सुद्धा हा हिरण्याक्ष मनाशी विचार करतोय काय हरकत नाही म्हणाला वराह तर वराह आणि भगवंताला त्यानं युद्धाचं आव्हान दिलेलं आहे भगवंतानी सोळ्यावर असलेली पृथ्वी योग्य त्या ठिकाणी स्थापन केली आणि मग भगवंताचं आणि या वराहाचं युद्ध झालेलं आहे हा काय आवरायला तयार नाही आटपायला तयार नाही जशी जशी संध्याकाळ व्हायला लागली तसे ब्रह्मादी देव सगळे घाबरलेत भगवंताला सांगतायत ओ भगवंता बघा म्हणाले संध्याकाळ झाली तर या असुरांचं सामर्थ्य आणखी वाट वाढचं लवकर याचा याला आटपा म्हणाले ना याचा नाश करा भगवान हसले आणि भगवंतानी एक कांशेला मारली त्या हिरण्याक्षाच्या त्याचे डोळे बाहेर आले आणि तोडलेलं झाड ज्याप्रमाणे खाली पडतं धाड करणं त्याप्रमाणे हा हिरण्यक्ष गत होऊन खाली पडला महाराज असो मगाशी सांगितलं की ब्रह्मदेवानी सावलीपासून कर्दम ऋषींची उत्पत्ती केली म्हणून कर्दमाना ब्रह्मदेवानी प्रजा वृद्धी कर म्हणून सांगितल्यानंतर कर्दमाने सरस्वती नदीच्या तीरावर दहा हजार वर्षापर्यंत तपश्चर्या केलेली आहे भगवान प्रसन्न झाले माग काय मागायचं तर त्यांनी सांगितलं की दुसरी तिसरी काही इच्छा नाही म्हणाले मला माझ्या स्वभावाला योग्य अशी एक गुणवती स्त्री मिळावी अशी इच्छा आहे भगवंताने सांगितलं मी तुझ्या मनातला हेतू तु ओळखलेला होता व्यवस्था केली आहे म्हणाले काय तर म्हणाले स्वयंभू मनु आपली उपवर कन्या देव होती तिला घेऊन तुझ्याकडे येईल तिचा तू स्वीकार कर तिच्या उदरी मी प्रत्यक्ष मी अवतार घेईन आणि तिला सांख्यशास्त्राचा उपदेश करीन म्हणून सांगितलं झालं भगवंताच्या सांगण्याप्रमाणे स्वयंभू मनू देवहुतीला घेऊन आश्रमामध्ये आलेले आहेत नुकतंच हवन आटपून कर्दम ऋषी बसलेले आहेत कर्दम ऋषींचं वर्णन करताना भागवतकाराने म्हटलंय कर्दम ऋषी कसे दिसत होते म्हणे काय आहे की जरी मेकअप केला नसला तरी मूळचं तेज झ झाकत नाही लक्षात घ्या रोज अग्नी होत रा यज्ञ आहे हवन आहे अमुक आहे अंग धुरकटलेला आहे महाराज सगळं तरी सुद्धा कर्दम ऋषी कसे दिसत होते भागवतकार म्हणतात एखादं मूल्यवान रत्न वरचे वर न पुसल्या कारणानं जसं मलिन दिसतं तसे मूल्यवान रत्न हे ओळखतं लक्षात घ्या कर्दम ऋषींच्याकडं स्वयंभू म्हणू आलेले आहेत कर्दम ऋषीनं ठोक होतं कशासाठी आले ते कशा पण एक व्यवहार म्हणून स्वागत केल्यानंतर यायचं कारण विचारलं तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की म्हणाले ही माझी कन्या देवहूती हिनं तुमचे गुण नारदांच्या मुखातनं ऐकलेले आहेत आणि तेव्हापासून तुम्हालाच चोरायचा निश्चय केलेला आहे तेव्हा कृपया हिचा स्वीकार करावा बस त्याने सांगितलं काय हरकत नाही म्हणाले फक्त माझी अट अशी आहे की हिला एकदा अपत्यप्राप्ती होई तोपर्यंत मी तिच्याबरोबर संसार करेन आणि त्यानंतर त्यानंतर साधना सा, साधनेसाठी वनामध्ये निघून जाईन मान्य आहे का विचार तिनं ते मान्य केलं आणि मग त्यानंतर स्वयंभू म्हणून आपली कन्या देवहूती कर्दबाना अर्पण केलेली आहे सालंकृत विवाह विवाह पहिला विवाह बरं का झालं भागवतकार म्हणतात या देवहुतीनं कर्दमांची पार्वती ज्याप्रमाणे भगवान शंकरांची सेवा करते त्याप्रमाणे सेवा केलेली आहे महाराज वास तिच्या सेवेनं संतुष्ट झालेत कर्दम ऋषी आणि सांगतात म्हणाले तुला काय पाहिजे ते मात तिला सारे विषय प्राप्त करून दिलेले आहेत सेवेनं संतुष्ट होऊन भागवतकार म्हणतात पुढं त्यांना म्हणजे त्या देवहुतीला नऊ कन्या झालेल्या आहेत यानंतर कर्दम ऋषी तपश्चर्यासाठी साधनेसाठी वनामध्ये निघालेले असताना त्या देवहूतीनं त्यांना विनंती केली ती म्हणते मुनिवर मी आपल्या सहवासाचा विनियोग हा फक्त विषयभोगासाठीच हो केला परंतु आपण साधनेसाठी वनामध्ये निघून गेल्यानंतर मला ज्ञानाच्या चार गोष्टी सांगणारा ब्रह्मवेत्ता मुलगा माझ्याजवळ असावा अशी माझी इच्छा आहे कर्दम ऋषींनी सांगितलं काहीही काळजी करू नकोस म्हणाले षडगुणाश्वर संपन्न परमात्मा तुझ्या उदय अवतार घेईल आणि तुला सांख्यशास्त्राचा उपदेश करील म्हणून सांगितलेला आहे कर्दबाने सांगितल्याप्रमाणे कपिल महामुनींचा सा अवतार झालेला आहे देवहूती चौधरी कर्दमानी कपिल महामुनींची स्तुती केलेली आहे भगवंताचा अवतार आहे लक्षात घ्या स्तुती केलेली आहे नमस्कार केलेला आहे आणि कर्दम ऋषी तपश्चर्यासाठी वनामध्ये निहून गेलेले आहेत आणि आता कपिल महामुनी आपल्या मातेजवळ राहिलेत आणि तिला उपदेश केलेला आहे कपिल महामुनी आपल्या मातेला सांख्यशास्त्राचा उपदेश केलेला आहे हे सांख्यशास्त्र काय आहे हे थोडक्यात आपण बघणार आहे लक्षात घ्या काय आहे आजचा विषय जरा तसा टफ हा तसा तसा विषय त्याला काही इलाज नाही सांख्यशास्त्र काय तर सांख्यशास्त्र म्हणजे या सृष्टीच्या उत्पत्तीची उपपत्ती सांगणारं शास्त्र आहे लक्षात घ्या मनुष्य प्राणी या भूतलावर निर्माण झाल्यापासून तेव्हापासून त्याच्या मनात ही उत्सुकता आहे ही सृष्टी कशी निर्माण झाली प्रत्येकाला जसे आई आणि बाप असतात तसं या सृष्टीचे आई बाप कोण म्हणजे या सृष्टीचं उपादान कारण कोणतं निमित्त कारण कोणतं उपादान कारण म्हणजे काय ठेवे का, का? ज्याचं ते कार्य बनलेलं आहे म्हणजे ते जे कारण आहे ते कार्यामध्ये उपस्थित असल्याशिवाय कार्य अस्तित्वात राहू शकत नाही त्याला उपादान कारण म्हणायचं उदाहरणार्थ माती आणि गाडग माती हे कारण आणि गाडगं हे कार्य माती गाडग्यामध्ये अस्तित्वात असल्याशिवाय गाडगच अस्तित्वात राहू शकत नाही म्हणून माती हे उपादान कारण त्याला उपादान कारण म्हणायचं निमित्त कारण कशाला म्हणायचं तर ते गाडगं बनण्यासाठी जे निमित्तभूत झाले ते म्हणजे कोण कुंभार त्याचं चाक त्याची काठी निमित्त कारण कशाला म्हणायचं कार्य अस्तित्वात आल्यानंतर जे कारण आहे हे आता ते जरी नाहीस झालं तरी हे कार्य अस्तित्वात राहू शकतं त्याला निमित्त कारण म्हणायचं म्हणजे काय गाडगं अस्तित्वात आल्यानंतर कुंभार मेला तरी गाडगं अस्तित्वात राहू शकत ते चाक जळलं तरी गाडगं अस्तित्वात राहू शकतं काठी मोडली तरी गाडगं अस्तित्वात राहू शकतं याला म्हणायचं निमित्त कारण तेव्हा माणसाच्या मनामध्ये अशी उत्सुकता आहे ही सृष्टी कशाची बनली कुणी बनवली उपादान कारण काय निमित्त कारण काय मनामध्ये उत्सुकताय आणि हे कोडं सोडवायचा मनुष्य आपल्यापर्यंत प्रयत्न करतोय मी सांगतो आपल्याला की आद्ययावत शास्त्रानं सुद्धा आपल्या आधुनिक शास्त्रानं सुद्धा हा प्रयत्न केलेला आहे पण त्यांचा मार्ग वेगळा आहे आधुनिक शास्त्रज्ञांचा जो मार्ग आहे तो कसा आहे तर प्रत्येक पदार्थाचं पृथक्करण करायचं आणि वर्गीकरण करायचं पृथककरण करायचं वर्गीकरण करायचं असं करता करता करता करता त्यांनी एलिमेंट्स शोधून काढली एकशे आठ एलिमेंट्स काढली म्हणतात हा एलिमेंट्स पहिल्यांदा असं वाटत होतं की ही जी एकशे आठ एलिमेंट्स काय आहेत ही सगळी त्याला मूलद्रव्य म्हणतात ती मूलद्रव्य एकमेकापासून पूर्णपणे वेगळी आहेत अशी पहिल्यांदा कल्पना होती परंतु जसं हे शास्त्र प्रगत झालं त्यावेळेला असं लक्षात आलं की ही मूलद्रव्य जी आहेत ती एकमेकापासून पूर्णत वेगळी नाहीत या सगळ्यांच्या अणूमध्ये असणारे घटक एकच आहेत फक्त रचना आणि प्रमाण यात फरक आहे सगळ्यात प्रोटॉन आहेत न्यूट्रॉन आहेत इलेक्ट्रॉन आहेत त्यांची रचना आणि प्रमाण यात फरक आहे अशा रीतीने हे सगळे बनलेले आहेत अशा तऱ्हेनं आधुनिक शास्त्र प्रयत्न करतंय अद्याप तो प्रयत्न संपलेला नाही आणि हे इतकं सगळं करत असून आपल्याला सांगतो ज्याला सृष्टीचं प्रधानांग म्हणता येईल मन बुद्धी यांचे व्यापार कसे चालतात म्हणजे ज्याला थोडक्यामध्ये आपण द्रष्टा म्हणू हे जे सगळं पृथककरण वर्गीकरण केलंय हे कशाचं आहे हे दृश्य पदार्थांचं आहे आपल्याला जे दिसतंय त्यांचं आहे पण द्रष्टा म्हणजे पाहणारा कोण आहे हे, हे अजून यात आलेलं नाही आणि ते येणारही नाही त्याचंही कारण सांगतो काय आहे त्याचं कारण असं आहे भौतिकशास्त्रानं एक आपल्याला मर्यादा घालून घेतलेली आहे ह्याच्या पलीकडं माग पलीकडं म्हणजे मागं म्हणा याच्या मागं जायचं नाही एक आमचे मित्र होते फिजिक्सचे डॉक्टरेट मी त्यांना विचारलं अरे म्हटलं चार्ज म्हणजे काय रे चार्ज म्हणजे काय तर त्याने मला काय उत्तर दिले ठोक आहे का असले प्रश्न फिजिक्समध्ये विचारायचे नाहीत संपलं चार्ज असतो एक पॉझिटिव्ह असतो एक निगेटिव्ह असतो हि तर एवढं गृहित धरायचं हितन पुढं इमारत बांधायला सुरुवात करायची चार्ज म्हणजे काय विचारायचं नाही तेव्हा अशी मर्यादा घालून घेतली असल्या कारणानं द्रष्टा आहे याचा शोध लागणं अवघड आहे सांख्यशास्त्रानं हा सगळा विचार केलेला आहे बरं का लक्षात घ्या सांख्यशास्त्र हे पूर्वीच्या काळी अत्यंत मान्यता पावलेलं शास्त्र होतं बरं का लक्षात घ्या श्रीमद भागवतामध्ये याचा उपयोग अगदी ठिकठिकाणी केलेला आहे संख्यशास्त्राचा ठिकठिकाणी म्हणजे काय अहो त्या आता या द्वितीय स्कंधामध्ये मग म्हटलं ना की सृष्टी उत्पन्न कशी झाली विचारलं तर तिथं सृष्टी उत्पत्तीचा प्रकार सांख्यशास्त्राच्या आधारे सांगितलेला आहे या तृतीय स्कंधामध्ये सुद्धा प्रत्यक्ष कपिल महामुनी सांख्यशास्त्राचा उपदेशच करत आहेत एकादश स्कंधामध्ये सांख्यशास्त्र आलेलं आहे पुन्हा ज्या ज्या ठिकाणी भगवंताची स्तुती केलेली आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी उपदेश केलेला आहे त्या त्या ठिकाणी सांख्यशास्त्रातले प्रमुख सिद्धांत उद्धृत केलेले आहेत असं सांख्यशास्त्र आहे या सांख्यशास्त्राचा उपयोग भागवतानं केलेला आहे या संख्यशास्त्रानं या सृष्टीचं कोडं उलगडायचा प्रयत्न केला तो कसा केला त्यांचा मार्ग वेगळा आहे तो मार्ग काय आहे मी आपल्या समोर मांडणार आहे थोडक्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना त्यामध्ये कुतूहल वाटेल नाही असं नाही <coughs> काय आहे सांख्यशास्त्रकार असा विचार करतात म्हणाले आपल्याला एखादा पदार्थ दिसतो तो कसा दिसतो कसा दिसतो म्हणजे दिसतो याचा अर्थ फक्त डोळ्याला दिसतो असं घ्यायचं नाही आपल्याला प्रतीत होतो शब्दस्पर्श रूप रसगंध पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय वगैरे म्हणतो यांच्या योगानं एखादा पदार्थ आपल्याला उदाहरणार्थ अंगठी अंगठी आपण पाहतो याचा अर्थ काय पाहतो आम्ही अंगठी बघितली म्हणजे काय बघितलं तर हातात घेतली तर जड लागतेय ठीक आहे आणि काय आहे ती पिवळी आहे कळलं चकचकीत आहे कळलं वाटोळी आहे कळ याचा अर्थ काय आम्ही अंगठी बघतो याचा अर्थ आम्ही अंगठी अशी काही बघत नाही बरं का तर त्याचे गुण बघतो वाटोळेपणा पिवळेपणा चकचकीतपणा जडत्व ह्या गोष्टी आम्हाला प्रतीत होतात कोणतीही वस्तू आम्ही पाहतो याचा अर्थ त्या वस्तूच चे गुण आपल्याला प्रतीत होतात वस्तू अशी काही दिसत नाही आता उलट विचार करा काय नुसते गुण कधी दिसतात का नुसते गुण नुसता पिवळेपणा पुणे बघितला का तेवढा सांगा नुसता पिवळेपणा वस्तूच्या आश्रयाशिवाय आधाराशिवाय नाही नुसता गोलाकार नाही नुसता चकचकीतपणा नाही नुसतं जडत्व नाही याचा अर्थ काय झाला ठोक आहे का वस्तू आणि गुण हे एकमेकापासून अलग करायला येत नाहीत आम्ही वस्तू पाहतो म्हणजे गुण पाहतो पण नुसते गुण दिसत नाहीत ते वस्तूच्या आश्रयाना दिसतात म्हणून सांख्यशास्त्रकारांनी विचारांती असं ठरवलं की हे जे आपल्याला सृष्टीमध्ये अनंत गुण दिसतात त्या गुणांच्या बुडाशी अशी एक अत्यंत सूक्ष्म वस्तू आहे की जिचा विचार करायला गेलं तर मन वाचा बुद्धी पंगू होऊन जातात बस अशी सूक्ष्म वस्तू आहे ह्या सूक्ष्म वस्तूला अव्यक्त वस्तूला ह्या गुणांनी व्यक्तदशेला आणलेला आहे याने काय केलं हे अनंत गुण जे दिसतात ना त्या सगळ्यांना संक्षेप दिला आणि तीन गुण शेवटी काढले सत्व रजतम या तीन गुणांच्या समुदायाला त्यांनी प्रकृती नाव दिलं आणि मग अशी बघितलं आपण गुण आणि वस्तू वेगळे करायला येत नाहीत म्हणून ती जी सूक्ष्म वस्तू आहे तिलाही प्रकृती न उपडलं इथं पर्यंतची विचाराची प्रक्रिया लक्षात आली की इथनं आता पुढं सोपं आहे असं म्हणतात की हे तीन गुण जोपर्यंत साम्यावस्थेमध्ये असतात तोपर्यंत सृष्टी अशी काहीही अस्तित्वात असत नाही काहीतरी कारणानं त्यामध्ये ज्या वेळेला न्युनाधिक्य कमी जास्तपणा निर्माण होतो कोणत्या तीन गुणामध्ये सत्व रजतम या तीन गुणामध्ये ज्या वेळेला कमी जास्तपणा निर्माण होतो म्हणजे त्या प्रकृतीमध्ये ही विकृती निर्माण झाली बरं का हां त्या प्रकृतीला त्यांनी विकृतीला त्यांनी महत्त्व नाव दिलेलं आहे या महत्त्व तत्वापासून अहंकार झाला अहंकार पुन्हा तीन प्रकारचा सा, सात्विक राजस तामस सात्विक अहंकारापासून मन आणि ज्ञानेंद्रिय झाली राजस अहंकारापासून पंचकर्मेंद्रिय झाली तामस अहंकारापासून पंच तन्मात्रा तन्मात्रा म्हणजे सांगतो तत् मात्र तत् अधिक मात्र बरोबर तन्मात्र तत्मात्र याचा अर्थ काय पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांचे मूलद्रव्य म्हणा थोडक्यात केवळ आकाश मात्र केवळ आकाश केवळ पृथ्वी तत्व केवळ जलतत्व केवळ आकाशतत्व अशी निर्माण झाली आणि ह्या पंचतन्मात्रापासून पंचीकरणाच्या प्रक्रियेनं स्थूलपंच महाभूत निर्माण झाली पंचीकरणाची प्रक्रिया काय म्हणजे तेही सांगतो थोडक्यामध्ये स्थूलभूत कसं निर्माण होतं कोणत्याही स्थूलभूतामध्ये अगदी पृथ्वी असू दे आप असू दे तेज असू दे कुठलंही असू दे त्यामध्ये उरलेली भूतं असतातच बरं का पण त्यांचं प्रमाण कसं असतं सांगतो पृथ्वी हे स्थूलभूत जर निर्माण व्हायचं असेल तर कसं होतं तर पृथ्वी तन, तन मात्र आहेत कधी तत्मात्र त्यातलं पन्नास टक्के घ्यायचं आणच्या भाषेत सांगतो म्हणजे सोपूही जुने लोक जे आहेत त्यांना आणे ठेव आहेत बघा सोळा आणचा रुपया हा तर काय करायचं पृथ्वी तन मात्रातला आठ आणि भाग घ्यायचा आणि उरलेली जी चार भूत आहेत तन मात्रा त्यातला दोन दोन आणि भाग घ्यायचा ती चार जी दोन भूत आहेत त्यांचा दोन दोन आणि भाग घेतला की आठ आणि झाले ते आणि हा आठणे मिळून सोळा आणि रुपये झाला बघा अशा रीतीनं स्थूल भूतबंत या पद्धतीनं सगळी सृष्टीची उत्पत्ती झाली असं सांख्यशास्त्रकार म्हणतात मगाशी म्हटल्याप्रमाणे इतका सगळा विचार केला तरी त्यामध्ये सुद्धा ज्याला द्रष्टा म्हणतात पाहणारा कोण आहे याचा विचार आला नाही हे सगळं दृश्य पदार्थाचं झालं म्हणून सांख्यशास्त्रकाराने हा द्रष्टा त्याची उपपत्ती लागली पाहिजे म्हणून आणखी एक वेगळं तत्व मानलं बरं का एक तत्व प्रकृती दुसरं तत्व मानलं ते पुरुष हे पुरुष सांख्यशास्त्रकारांच्या मते अनंत आहेत अनंत जरी असले तरी सुद्धा त्यांच्यासाठी हा पुरुष असा शब्द वापरायचा एक वचन एक वचन जे वापरलं जातं असं त्याला जाती एक वचन म्हणतात सगळ्यात जातीबद्दल एक वचन वापरायचं व्यवहार तसा आपण करतो आंब्याच्या दिवसामध्ये बाजारामध्ये मार्केटमध्ये आंब्याच्या ट्रकाच्या ट्रका आलेल्या ट्रका आले असतात आपण काय म्हणतो ह काय आंबा आलाय बाजारामध्ये काय आंबा आलाय अरे आंबा अख्ख्या बाजारात एकच आंबा आलाय का ट्रकाच्या ट्रका, ट्रका लागल्या सुद्धा म्हणताना असं म्हटलं जातं काय अंबाल आहे हातात जोंधळी घ्यायचे ज्वारी काय जोंधळा आहे टप्पोरा काय अरे हजारो जाणे पण म्हणतात काय जोंधळा आहे एक वापरायचं हजार पान झालं प्रसादाला बरं का हजार पान अरे हिकड हजार म्हणतोस आणि तिकडं पान एक शब्द वापरतोस जाति एक म्हणायचं तसं हा पुरुष शब्द एक वापरायचा सांख्यशास्त्रकारांच्या मते हा जो पुरुष आहे हा कसाय ठाऊक आहे का ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगतो अनंग आहे पेंधा आहे निकवडा आहे तो काही ही करत नाही सगळं जे काय सृष्टी उत्पत्तीचं काम आहे ती सगळी प्रकृती करती पण गंमत अशी आहे की या पुरुषाच्या अधिष्ठानाशिवाय ती काहीही करू शकत नाही कशी ग हा पुरुष काहीही करत नाही पण याच्याशिवाय काही होत नाही पुरुषाचं अधिष्ठान असल्याशिवाय प्रकृती काहीही करू शकत नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आंबुली जोडे आणि आंबुला खाय आंबुली म्हणजे बायको आंबुला म्हणजे नवरा आंबुली जोडे याचा अर्थ काय ही बायको जी आहे ना ती चांगली ग्रॅज्युएट आहे हो नोकरी विक्री करते पैसे मिळवते अमूक करते सगळं मिळवून आणती आणि हा आंबुला नवरा काहीही करत नाही नुसता तक्क्याला टेकून बसलाय शंकरा कोण नंदी तसा बसलेला आहे बाकी काही करत नाही तो पण सांगितलं ना की याच्या अधिष्ठानाशिवाय काहीही होत नाही आमचे तीर्थरूप आमचे तीर्थरूप एक उदाहरण द्यायचे गमत चैत्राचे दिवस होते म्हटले आणि घरोघरी हळदी कुंकू आणि मग काय ही बायको जायची हळदी कुंकूला दहा पंधरा घर रोज जायचं हरभऱ्याचा ओटीचा ढीक घरामध्ये आले की हरभरे होतायचे रोज जायचं तुम्हाला सांगतो अक्षतरित्रिया झाली शेवटचं हळदी कुंकू करून आली ओटीच्या हरभऱ्यांचा असा ढीक लागला आता नवरा नुसता तक्याला टिकून बसलेला बायकोनं सांगितलं बघा म्हंटली माझी मिळकत ह तुम्ही काय नुसतं बसलाय म्हंटली हा माझी मिळकत बघा किती डेगभर हरभरे बघा म्हंटली नवरा बसला ता त्याने एवढंच सांगितलं म्हणाला काय मया अध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचरम म्हणजे काय कळलं का बघा तो काय म्हटला ठो काय का मी आहे म्हणून तुला आधी कुंकवाला बोलवलं ग म्हणाला मी नसतो तर तुला कुणी बोलायला असत हा काहीही करत नाही पण याच्याशिवाय काही होत नाही प्रकृती आणि पुरुष यांच्यामुळे ही सगळी सृष्टी उत्पत्ती झाली परंतु हा काही करत नाही पण झालंय काय सांगेशास्त्रकार म्हणतात हा पुरुष जो आहे हा खरं म्हणजे मग अशी ना की हा निकवडा आहे पेंधा आहे काही करत नाही याचं आणि प्रकृतीचं खरं म्हणजे तसं काही नातं नाही या बरं का परंतु काय त्यानं तिच्यावर आसक्ती ठेवलेली आहे तिनं केली इतकी आसक्ती आहे तिनं केलेली कर्म ही माझी कर्म म्हणून तो बसलाय आणि मग त्यामुळे दुःख मोगतोय म्हटले दुसरं काय नाही प्रकृती क्रियमानाने गुणही कर्मानी सर्वशहा अहंकार विमूढात्मा करता अहम इथे आता दुसऱ्याने केलेली कार्य जर आहे ती मी जर केली म्हटली तर पापाचं फळ भोगायला पाहिजे की नाही सांगा मग जे काय असेल ते ज्ञानेश्वर महाराज म्हणाले देखे पुढील आणचे ओझे जरी आपूला माथा घेईजे तरी सांग का न दाटीजे धनुर्धरा पहाटेची वेळ आहे चांगली साडेतीन चारची वेळ कुठलं तरी रोड असं स्टेशन गावापासून चांगलं तीन चार किलोमीटर लांब अंतरावर एक बई दोन हातामध्ये दोन पिशव्या बरंच सामान होतं घेऊन ओझं घेऊन असं कसं बसं कसं बस कसं त्या स्टेशनकडे निघाल्या त्या गावापासून चांगलं दीड दोन किलोमीटर गेल्या आहेत मागणं एक ग्रहस्थ आले तरा तरा तरा तरा आता स्टेशनला निघाली आता स्टेशनकडे कर तोंड करून ही बही निघाले तिकडे दुसरं काही नव्हतंच हो त्यामुळे ही बही स्टेशनवर निघाले हे त्यांनी ओळखलं आणि त्यांचं स्त्री दाक्षिण्य झालं आणि येऊन म्हणतायत बहीण अहो म्हणाली बही या पिशव्या जरा द्या मी स्टेशनकडेच निघालोय मी घेऊन मदत करतो तुम्हाला द्या म्हणाले तुम्ही तरा, तरा तरा तरा मी जातो तुम्ही यास नको बाबा असू दे माझ्याजवळ असू दे असू दे म्हणाले नको द्या हो द्या हो द्या हो करून त्याने हो, घेतल्या दोन्ही पिशव्या घेतल्या तरा तरा तरा तरा, तरा पुढं गेला ही बही मागं राहिली हो तरा तरा, तरा पुढं गेला आणि स्टेशनजवळ नाका होता नाक्यावर पोलिसांना अटकलं अय पाहुणं म्हटलं इकड्या पिशव्या कोणाच्या माझ्याच आहेत म्हटलं होय ना म्हटलं खाली ठेवा उघडा बघू आणि उघडलं तर काय आत अफू चरस गांजा दारूच्या बाटल्या अहो जंटलमन दिसतात की हो म्हंटला हे काय चाललंय पिशवीतनं घेऊन चाललंय <laughs> नाही नाही नाही नाही नाही माझ्या नाहीत ते आहेत म्हटलं ती बाई तोवर यायला लागली ती हो माझ्या नाहीत त्यांच्या तो म्हटला पोलीस अहो तुमच्या काय आणि तुमच्या मंडळींच्या काय काय संबंध आहे मंडळींचा चला म्हटलं आता फराज का यामध्ये तुम्हाला <laughs> याला म्हणायचं देखे पुढिलांचे ओझे जरी आपुला माथा घेईजे तरी सांग का न दाटीजे धनुर्धरा प्रकृतीनं केलेली कर्म मी केली असं हा पुरुष म्हणतो म्हणून दुःख भोगतो ज्या वेळेला हा पुरुष प्रकृतीचं आणि आपलं असलेलं पार्थक्य म्हणजे वेगळेपणा ओळखेल त्या क्षणी तो मुक्त आहे असं सांख्य मत आहे वेदांत शास्त्राला हे सगळं मान्य आहे बरं का लक्षात घ्या हे सगळं मान्य आहे फक्त वेदांत शास्त्र असं म्हणतं की तुम्ही प्रकृती आणि पुरुष अशी दोन तत्व मानताच कशाला हे म्हटले तशी मानालाच पाहिजे का का म्हणजे असं आहे म्हणाले सृष्टीमध्ये दिसणाऱ्या जडत्वाची उपपत्ती लावण्यासाठी प्रकृती हे तत्व मानलं म्हणाले आणि चैतन्याची उपपत्ती लावण्यासाठी पुरुष हे तत्व मानलं वेदांत शास्त्रकार असं म्हणतात दोन तत्व मानू नका एका तत्वावर तुमचं काम भक्त आहे एक तत्व माना आणि ते चेतन माना म्हणजे झालं बस आणि म्हटलं बघ जडत्वाची उपपत्ती कशी लावायची तर हे म्हणतात अहो हे जे चेतन तत्व आहे ते काही ठिकाणी पेटंट आहे आणि काही ठिकाणी लेटंट आहे असं समजा म्हणजे झालं लेटंट म्हणजे गुप्त पेटंट म्हणजे प्रकट काही ठिकाणी चैतन्य प्रगट आहे काही ठिकाणी गुप्त आहे पटत की चालेल की काय हरकत नाही मी उदाहरणं ना दोन दे देतो म्हणजे लक्षात येईल समजा असं तुम्हाला जर सांगितलं की एखादा मुलगा पांगळा आहे पांगळा आहे पण केव्हा तरी शंभर मीटर रनिंगमध्ये भाग घेतो आणि नंबर पहिला काढतो नाही पटणार उलट सांगितलं तर चांगला धडधकट आहे रनर आहे चांगला पण केव्हा तरी पांगळ्यासारखा गप बसतो पटतय तसं सृष्टीमध्ये सगळीकडे चैतन्य आहे काही ठिकाणी ते गुप्त रूपानं आहे म्हणून तुम्हाला जडत्वाचा भास होतो काय आहे की गुप्त रूपानं चैतन्य आहे ही गोष्ट मान्यच करावी लागेल बरं का कारण का तुम्हाला सांगतो की हे सांख्यशास्त्रकार असं म्हणतात प्रकृती आणि पुरुष यांनी अंधपंगु न्यायानं सृष्टीची उत्पत्ती केली म्हणतात अंधपंगुन्याय म्हणजे काय ठोक आहे का एक आंधळा होता हातीपायी चांगला धड होता एक पांगळा होता पण त्याला डोळ्याला दिसत होतं त्या दोघांना एका ठिकाणी जायचं होतं आता कसं का जायचं हो। तर तो आंधळा काय म्हटला अरे तुला डोळ्याला दिसतंय चांगलं पण चालायला येत नाही मला चालायला येते मी चांगला ता, धड धाकट आहे फक्त मला डोळ्याला दिसत नाही तू माझ्या खांद्यावर बस आणि मला सांग चल आता पुढं वाटेत खळगा आहे इथं दगड आहे तिथं आता उजवीकडे वळायचं डावीकडं असं करून जाऊया याला म्हणायचं अंधपंगुन्याय बर का तर सांख्यशास्त्रकार म्हणतात अंधपंगुन्यायानं ही सृष्टीची उत्पत्ती झाली पण विचार करण्याला करणाऱ्यालाय म्हणा विचार करणारे लोक विचारतात तुम्हाला की म्हणाले प्रकृतीजवळ सहकार्याची भावना आली कुठली हो आंधळ्याजवळ तोही चेतना आहे पांगळाही चेतन आहे दोघांच्या जवळ सहकार्याची भावना असू शकते प्रकृती जर जड आहे म्हणताय तुम्ही तर तिच्याजवळ सहकार्याची भावना आली कुठली त्या अर्थी तिच्याजवळ गुप्त चैत्य तिथं गुप्त चैतन्य आहे मान्य करावं लागेल असो अशा तऱ्हेचा हा सांख्यशास्त्राचा विषय आहे आपण पुरे करूया सोहळासा झालेले आपल्याला सातला कीर्तनाला यायचं याची मला कल्पना आहे विषय इथं पुरा पूर्ण करूया आणि संध्याकाळी सातला बरोबर कीर्तनाला येऊया अच्छा असो अशा रीतीने ही कथा सुतानी शौनकाना सांगितली शुकाचार्याने परीक्षित राजाला सांगितली तीच कथा यथा यथा शक्ती यथा अवकाश श्रोत्रचरण अरविंदी अर्पण केली का ये न मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृत वा करो कसलंपरस्म नारायणा समर्पया पुंडली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 महाराज की जय श्री वृंदावन चंद्र की जय, जय, जयप्राय श्री हरे तृतीय स्कंधा मधे अपन कपिल देवहूति संवाद कपिल महामुनि ने अपने मतला सांख्य शास्त्राच उपदेश कबिलमहामुनी आता देवहूती मातेला ध्यानयोग सांगतायत भागवतकारांनी या ठिकाणी ध्यानयोगाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत एकाला म्हणायचं निर्बीज ध्यानयोग आणि एकाला म्हणायचं सबीज ध्यानयोग निर्बीज ध्यानयोग याचा अर्थ काय तर विषयापासून चित्त काढून घ्यायचं आणि ते परब्रह्माच्या ठिकाणी लावायचं ते परब्रह्म कसं अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम असं असणारं जे परब्रह्म त्याच्या ठिकाणी ते चित्त लावायचं अवघड आहे बरं का उलट सबीज ध्यानयोग म्हणजे कसं तर विषयापासून चित्त काढून घ्यायचं आणि ते भगवंताच्या मूर्तीच्या अधिष्ठानावर स्थिर करायचं निर्बीज ध्यानयोग अवघड कारण का परब्रह्म जे आहे ते मगाशे म्हटलं तसं अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम हल्लीच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर कलरलेस ओडरलेस टेस्टलेस वगैरे अशा तऱ्हेचा प्रकार आहे हा अशा ठिकाणी मन स्थिर राहणं अवघड आहे मनाला आलंबन म्हणजे आधार असल्याशिवाय ते स्थिर राहत नाही काहीतरी त्याला आधार लागतो आपलं व्यवहारातलं नेहमीचं उदाहरण असं आपल्या आगेमध्ये झाडांच्या पानावरनं आळी फिरत असती ती फिरता फिरता फिरता पानाच्या कडेला जाती तिला पुढं जायचं असतं नंतर संपलेल आहे म्हणजे काय करते माझ्या पायांनी ते पानाची कड घट्ट धर ए व्हाट्स अप गाइस आई होप यू एन्जॉयेड दैट लुक प्ले um that was actually a clip from my friend's wall actually my new business partner her name is cater she's like a sister to me when i introduced you to her this is cater 17 got adhar mera na youtube as cater 17 Awkward, hello. She, she is staying with me um, all the way from England. And she is basically going to be vlogging the things she is experiencing here and, and outside. We are going to travel, do a lot of fun things. Opening soda? The people are going to drink. For 2-3 months, I want to drink. I want to drink a tea. I want to drink. And I want to drink. I want to drink. it gets faced she is now a part of smp <laughs> films officially as the and the meen kitty so subscribe to our channel and see all the new stuff that's happening maybe with smp <laughs> films and all that here we've some so right the second i know you guys are going to want now we now have a so you can send us meen kitty voice and and fun stuff na ko ata pud तसं मनाच आहे मनाला काहीतरी त्या शुद्ध परब्रह्माच्या ठिकाणी हे मन स्थिर राहू शकत नाही त्याला ते आलंबन मिळत नाही पण सवीचे ध्यान योगामध्ये ती सोय आहे भगवंताच्या मूर्तीच्या ठिकाण अधिष्ठानावर ते मन स्थिर राहू शकत आधी मन वाड आहे बर का हा तेव्हा ह्या वाड मनाला ताब्यात आणायला त्याला स्थिर करायला हा सबीज ध्यानयोग फार चांगला आहे मन अतिशय वाढ आहे बरं का अतिशय वाढ आहे मी विसरू त्या ते मन अतिशय वाडाय म्हणून या मनाला ज्या ज्या लोकांनी उपमा दिल्या त्या सगळ्या उपमा जनावरांच्या बरं का लक्षात घ्या सगळ्या उपमा जनावरांच्या भागवतकारांनीच मनाला पहिली उपमा दिली बरं का कसली दिली ठोप आहे का हत्तीची उपमा दिली अयंत पियुष नद्या मनोवारण मनोवारण म्हटलेले वारण याचा अर्थ हत्ती वारण याचा अर्थ हत्ती एक साहित्यशास्त्रातला म्हणा किंवा काव्यशास्त्रातला म्हणा असा एक संकेत आहे काय की उपमान आणि उपमेय हे एका लिंगवचनामध्ये असले पाहिजेत बरं का म्हणजे ज्या लिंगवचनामध्ये उपमेय असेल त्याच लिंगवचनाचं उपमान असलं पाहिजे असा संकेत आहे परंतु हा संकेत झुगारून भागवतकरांनी नपुसकलिंगी मनाला पुलिंगी हत्तीची उपमा दिली मन कसं ते मन हत्ती तो हत्ती नपुसकलिंगी मनाला पुल्लिंगी हत्तीची उपमा दिली का तर हत्ती जसा जबरदस्त असतो तसं हे आहे हे मन तसं आहे कसं आहे परमाथी बलवत आणि दृढम असं हे मन असल्या कारणानं त्याला हत्तीची उपमा दिली म्हणजे जनावरांची उपमा दिली ठीक थी। आहे तुकाराम महाराजांनी या मनाला घोड्याची उपमा दिली घोडही असंच वांढ बर का हा अतिशय वांढ तुकाराम महाराज म्हणतात पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय हे टी ता कुंप काटी खुंट दर दरडीन पाय आधार नाही कोणी मज बाप नामाय दाते हो दान करा जाते पंढरपूरा मनरूपी घोड्यावर बसल्यानंतर आपली काय फट फजिती झाली तुकाराम महाराज सांगतात घोड्याची उपमा म्हणजे पुन्हा जनावरांचीच उपमा आणि काय उपमा दिली अहो आधी जनावरांचीच उपमा दिली हा गुरु म्हंटल त्याला गुरु म्हणजे परमार्थातला नव्हे बरं का त्या रूर अनुस्वार गुरु नपुस केलिंग शब्द येतो मन हे ओढाळ गुरु मन हे ओढाळ गुरु पर धन पर यास्तव विवेक पाशे कंठी वैराग्य काठ बांधावे मन हे ओढाळ गुरु मन हे अतिशय ओढाळ आहे ओढाळ ओधाल जनावरांच्या गळ्यामध्ये ज्याप्रमाणे लोढणं बांधतात लाकडाचा ओंढका तसं या मनाच्या गळ्यामध्ये वैराग्यरूपी ओंढका ओंढका बांधावं म्हणतात ओढणं बांधावं बांधा। म्हणजे जनावराचीच उपमा मुक्तेश्वराने या मनाला वासराची उपमा दिली बरं का वासराची म्हटलं तरी जनावरांचीच एक तीन चार महिन्याचं वासूर असावं त्याच्या कानामध्ये वारं भरलेलं असताना तुम्ही त्याचं दावं धरून बघा म्हणजे कळेल नाही फरपटत नेलं तर बाजला बघा जबरदस्त असतंय वासूर सुद्धा मुक्तेश्वराने वासराची उपमा दिली बरं का ते म्हणतात उठी रे गोपाळा उघडी स्वरूप लोचना सरली अविद्या निशी उदयो झाला रिकिरणा इंद्रिये गोधने निर्गुण्यावना आणि सुटली मनवासरे तुझ विणना कळती कोणा सुटली मनवासरे वासरांची उपमा दि लिहिले लक्षात त्याचं कारणच असं आहे की हे अत्यंत म्हणजे जनावर जसं वाड असतं तसं ता हे वाड आहे मनाला नाही म्हणायला माणसाची उपमा फक्त एकनाथ महाराजांनी दिली बरं का परंतु ती सुद्धा कशी ठोक आहे का अत्यंत बेभरंशाचा पाटील आहे म्हणाले मन म्हणजे हा अत्यंत बेभरविशाचा मनाजी पाटील देह मनाजी पाटील देह विश्वास धरून का हो विश्वास धरू नका हो का तर पाडेल फाशी पाडेल फाशी पाडेल फाशी मी अलोरायाचा जोशी होरा ऐका दादा अत्यंत बेभरविशाचा पाटील आहे म्हणाले मन म्हणजे असं मन वाढ नाही लक्षात घ्या अत्यंत वाढ नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणाले जे विवेका ते भुलवी विवेका ते भुलवी संतोषाशी चाड लावी अरे बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा तुम्ही जरी स्थिर बसरायचं ठरवलं तरी ते हिंच महाराज लक्षात घ्या भल्या पहाटे उठावं झोप चांगली झालेली असावी चांगलं फ्रेश व्हावं हात पाय तोंड धुवून बसावं त्याच्यासाठी भगवंताच्या ध्यानाला बसावं मांडी घालून डोळे मिटून भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करायला बसल की लगेच आदल्या दिवशी ते डिस्नेलँडला जाऊन आलेले सगळे पाळणे फिरायला लागतात बघा डोळ्यासमोर काय काय असंही मन आहे विवेका ते भुलवी संतोषाची चाड लावी बैसे हिंडवी दाही दिशा जे निरोधिले घे वाओ निरोधी लय त्याचा जर जबरदस्तीनं तुम्ही निरोध करायचा प्रयत्न केला तर ती उसळी मारूनच हातामध्ये एखादा चेंडू घ्यावा आणि फरशीवर असा एक दोन फूट उंचीवरनं खाली नुसता बेतानं सोडून द्यायचा काय फार तर एक फूटवर कट्टावटी असा तो उसळी मारेल पण तोच चेंडू हातात धरा आणि असा जोरानं मारा तुम्ही जेवढ्या जोरानं तुम्ही तिथं माराल जेवढ्या उंचीवरनं त्याच्या चौपट पाचपट उसळी मारेल तो मनाचं तसं आहे ांड आए कांड जारी तरीके की पोस्ट की तरते मन की मन परमार्था मध्य साधका सा च पउल पड़त नहीं लक्षा जर साह्य परमार्थ सुरप महाराज मिला थोड़े है थोड़े है चित्त बस., साह्य चित्ताचर साह्य मिलाल तर परमार्थ हो तो नहीं तो हो सग स मनाला उपदेश कर सहकार्य मैया प्रयत्न कर सगळ्या संतांनी समर्थांनी मनाला उपदेश केला मना सज्जना भक्तिपंथेची जावे मना सज्जना भक्तिपंथी जावे मला सांगा मन सज्जन आहे का हो। जर सज्जन असतं तर त्याला भक्तिपंथी जावे उपदेश करायचं काय कारणच नव्हतं हा ते सज्जन नाही तरी सुद्धा समर्थ त्याला सज्जन म्हणतात मना सज्जना भक्तिपंथ सज्जन का म्हणतात त्याला तर त्याचं उत्तर असंच आहे की जे वांड पोरग असत ना त्याच्याकडनं काम करायचं असेल तर बाळ तू श्याणा शाणा म्हणून पाठीवरनं हात फिरवून सुसरवाई तुझी पाठभू सुसरवाई तुझी पाठ भोव असं म्हणूनच काम करून घ्यावा लागतो तो, तो प्रकार आहे हा समर्थाने मनाला उपदेश केला तुकाराम महाराजांनी केला आई के, के, के रेम मना आई के तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मनामध्ये स्मरावा पंढरीचा राणा मनामध्ये स्मरावा मनाला उपदेश केला तुकाराम महाराजांनी केला एकनाथ महाराजांनी केला अरे तुझ सांगत से मना पाहि पंढरीचा राणा नको तुझा छंद काही राही विठ्ठलाचे पाई तुझ सांगत से म्हणा आहे पंढरीचा राणा महाराज म्हणाला उपदेश करतात ज्ञानेश्वर महाराज म्हणाला उपदेश करतात बरं का ऋण झुणू ऋण रे भ्रमरा सांडितू अवगुणू रे भ्रमरामल दलु रे भोगी तू निश्चळू रे भ्रमरा ऋणु झुणू ऋणु झुणू रे आपण म्हणाल तुम्ही काय सांगतायो मनाला उपदेश करतात म्हणून संबंध अभंगामध्ये मन हा शब्द सुद्धा नाही आहे आणि तुम्ही काय कशावर ना सांगता तुम्ही मनाला उपदेश करता म्हणून काय हा अलंकाराचा भाग आहे एक असा अलंकार आहे त्याला म्हणायचं रूपकाती शयोक्ती रूपकाती शयोक्ती त्यात काय होत की उपमेयाचा उल्लेख न करता नुसतं उपमानावर काम भागवायचं उपमेयाचा उल्लेख